पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यारदी वाचक विद्यापाटील मनोगत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी एकोणीश वर्षात भारत रत्न हे पुस्तक प्रकाशित झाल तहात्मा गांधींना अर्पण कल भारतीय स्वतंत्र चळवळीच एक प्रमुख नेत्रह या दशात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक परिवर्तन घडवून आल त्याला त्यांचे नेतृत्व आणि कार्य याचा मोठा हातभार लागला आहे महात्मा गांधींचे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते राष्ट्रउभारणीचे कार्य करीत असतानाच लोकांचा सर्वांगीण विकास उन्नयन व्हावे यादृष्टीने त्यांनी अनेक विधायक कार्यक्रम आखले ते कार्यक्रम लोकांकडून अंमलात आणण्याचे पण त्यांनी सातत्याने प्रयत्न केला गांधीजींची प्रेरणा ही महत्वाची शक्ती ठरली व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली आयुष्ये अनेक लोकांनी राजकीय लढ्यांसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी वेचली व त्यांनी देशासाठी असामान्य योगदान दिले त्यांच्या या असामान्य कामगिरीमुळे भारतरत्न किताबासे ते मानकरी ठरले अनेक लोकांना विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधींसारख्या विभूतींचे दर्शन होण्याचा योग मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना आला एकोणीशे चौरेच्या मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते हे कॉलेज टिळक आगरकर अशा थोर व्यक्तींनी स्थापन केलेले त्यामुळे तिथेच प्रवेश घ्यावा असे मला वाटले या काळात महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम आझाद व आणखी थोर जयभक्त नेते पुण्यात आले होते महात्मा गांधींना आगाखान पॅलेसमध्ये दोनदा ध्रुणच पाहिले ध्रुणच वंदन केले हे आयुष्य परम भाग्य वाटते याच काळात महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधले त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आवाज नभोवानीवर ऐकण्याचा दुर्मिळ अनुभव आला राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सैन्य उभे करणारे नेताजी परदेशातून लोकांना आवाहन करण्याचे धाडस करीत असत पुण्याच्या चार वर्षीय वास्तव्यात दोन सस्मन्य घटना म्हणजे महात्मा गांधींना पाहणे व नेताजींचा आवाज नभोवाणीवर ऐकणे यामुळे वृत्तीत असा बदल झाला की गांधीजींसंबंधी वाङ्मय वाचण्याचा छंदच लागला यामुळे गांधी जयंती पुण्यतिथी यावेळी लिहिल्याशिवाय पडत नसे त्यांची विश्वस्त संकल्पना आफ्रिकेत सुरु केलेल्या के सत्याग्रहाचे प्रयोग आर्थिक व सामाजिक सुधारणा धर्मविषयक तत्त्वज्ञान आदींविषयी लिखाण होत राहिले त्यांचे आत्मचरित्र व स्वकीयांनी परदेश परदेशवासियांनी लिहिलेले चरित्रे वाचण्यात रस वाटू लागला आयुष्यभर निस्वार्थ वृत्तीने राष्ट्रमाननेचे कार्य त्यांनी केले अनेक लोकांची साथ त्यांना मिळाली सामान्य लोकांनी सामूहिक लढा शांततेने कसा द्यावा याची अपूर्व शिकवण त्यांनी दिली अनेक बाबतीत त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागला अखेर त्यांची हत्या झाली अब्राहम लिंकन येशू ख्रिस्त महात्मा गांधी अशा लोककल्याणात मग्न असलेल्या व्यक्तींची हत्या झाल्या असं इतिहास सांगतो राष्ट्र राष्ट्रउभारणीत महात्मा गांधींचे कार्य अपूर्व होते यात शंका नाही पण त्या कार्यात आणखी काही थोर व्यक्तींचा अमोल सक्रिय हातभार लागला एकोणीसशे चौपन्न ते छप्पन्नच्या सुमारास मुंबईच्या हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुव्हमेंट इन इंडिया या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली स्वातंत्र्यांच्या काही मूळ फायली वाचण्यास मिळाल्या त्या कार्यालयात श्री बाबूराव गोखले दान शिखरे हे स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष काम केलेले अनुभवी स्वातंत्र्यसैनिक काम करत होते त्यांचे अनुभव ऐकण्यास मिळून विविध ठिकाणच्या स्वतंत्र लढ्यांचे वृत्तांत वाचण्याचा अनुभव मिळाला प्राध्यापक न र फाटक रुया कॉलेज या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे वरचेवर तेथे येत इतिहास अद्याप आताना विशेष रस होता त्यामुळे फायली नीट चालून नोट्स कशा काढाव्यात याचे मार्गदर्शन मिळाले याचा मनावर प्रभाव पडल्यामुळे यापैकी बऱ्याच लोकनिष्ठा व जीवनकार्य यावर लिहिण्याचा छंद लढला एकोणीसाव्या शतकात पूर्वार्धात ब्रिटिश राजवट आपल्या देशात स्थिर होऊ लागली ब्रिटिश संस्कृतीची ओळख भारतीय लोकांना होऊ लागली ब्रिटिश राजवटीचे गुणदोष जाणारे काही समाज सुधारणी पण उदयास आले राजाराम मोहन राय दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे ज्योतिराबा आफले यांच्यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंतच्या काळात जे कर्तृत्ववान व दृष्टीनेते झाले त्यांच्या चरित्र्यांची कार्याची व विचारांची स्थूल रेषा लक्षात घ्यावी लागतेच कारण याच काळात भारत एक नवे राष्ट्र म्हणून उदयास आले एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात नवविचारांचे मंथन सुरू झाले या मंथनातून भारतीय समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील गुणदोष तपासून नवजीवन घडवून आणले पाहिजे असे समाज सुदारणींना वाटू लागले याचमुळे आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक या सर्वच क्षेत्रातील गुणदोषांचा पुनर्विचार सुरू झाला अनेक समाजसुधारणांनी आपापल्या कुवते व बुद्धीप्रमाणे आपले कार्यक्षेत्र निवडून त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी असामान्य कार्य केले त्यातील काही प्रमुख नेत्यांच्या कार्याची थोरवी या पुस्तकात सांगितली आहे या लोकांच्या जन्मदिनी पुण्यतिथीदिनी लेखन झाले पण या सर्व लेखांचा समावेश जागेअभावी यात होऊ शकला नाही काही निवडक लेख प्रकाशनासाठी निवडले हे लिखाण करताना महत्वाची वर्तमानपत्रे काही पुस्तकांच्या लिखाणातून माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे राष्ट्राच्या इतिहासात या व्यक्तींना महत्वाचे स्थान आहे निस्वार्थ बुद्धीने त्यांनी राष्ट्रसेवा केली आहे त्यांच्या चरित्रावरून पुढील पिढीस त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल हे पुस्तक तयार करून प्रकाशित करण्यास मला बरच जणांचे साय्य झाले स्थानिक वृत्तपत्रांनी मराठवाडा लोकमत लोकपत्र सकाळ तरुण भारत आदींनी हि लेख ठराविक तारखेस प्रकाशित केल या वृत्तपत्रांच्या संपादकांना मी धन्यवाद देत निरनिराळ्यावेळी प्रकाशित झाले तुस्तक रुपात आणण्याचा मी विचारही केला नव्हता पण याबाबत प्राचार्यक अजमल माळी यांनी मला तशी सूचना केली व मदतही केली प्रकाशनाबाबत मला बऱ्याच अडचणी होत्या त्यासाठी श्रीमती मंगला खिंवनसरा यांनी मला दिशा दाखविली मी बाहेर फासे जाऊन चर्चा करू शकत नव्हते हो डॉक्टर जीवन देसाई डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी घरी येऊन मला मार्गदर्शन कल या सर्वांची मी आभारी आहा पुस्तकासाठी प्राध्यापक डॉक्टर पारस बोरा यांनी वेळात वेळकडून प्रस्तावना लिहून दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहा प्रस्तुत पुस्तकावर योग्य ते संपादकीय संस्कार करून साकत प्रकाशनाने पुस्तकाची नवी आवृत्ती आपल्यासमोर आणली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे इंदुमती आरदी